वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग सतेच्याईसवर वैद्यते हरण करू इच्छिणाऱ्या परिवाराजक रूप घेऊन आलेल्या रावणाने जेव्हा तिला प्रश्न केले तेव्हा ती स्वतःच्या मनाशी म्हणाली हा ब्राह्मण आहे अतिथी आहे मी जर बोलले नाही तर हा मला शाप देईल असा क्षणभर विचार करून सीता त्याला म्हणाली मिथिलाधिपती महात्मा जनकाची मी कन्या आहे सीता माझे नाव तुमचे कल्याण असो मी रामाची पट्टराणी ईशच्या घरात बारा वर्षी मी मनुष्याना शक्य ते सर्व भो, भोगीत आणि सर्व इच्छा परिपूर्ण होत राहिल्यानंतर तेराव्या वर्षी महाराजांनी रामांना अभिषेक करण्याच्या दृष्टीने सर्व हो बोरावले परंतु रामाला अभिषेक करण्याची ते तयारी करीत असताना माझी सासू कैकई नावाची तिने आपल्या पतीपाशी वर मागितला माझ्या श्शुराना आपण केलेल्या एका सत्कृत्याने कैकेईने बांधून घेऊन माझ्या पतीला देशाबाहेर घालवणे आणि भरताला अभिषेक अशा दोन गोष्टी आपल्या सत्यवचिनी राजश्रेष्ठ भरत्याकडे मागितल्या नाहीतर मी अन्न खाणार नाही झोप घेणार नाही पाणी पिणार नाही जर रामाला अभिषेक झाला तर इथेच मी जीव देईन असे म्हणणाऱ्या काय किला माझे श्शुर महाराज यांनी योग्य अशा समजुतीच्या गोष्टी सांगून सुद्धा तिने त्यांची विनंती मानली नाही माझे महा तेजस्वी पती वयाने पंचवीस वर्ष माझ्या वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाली माझे पती राम नावाचे लोकात सत्यवान शिरवान पवित्राचरणी म्हणून प्रसिद्ध आहेत विशाल नेत्रांचे महाबाहू सर्व प्राणीमात्रांचे हित करण्याची आवड असलेली त्यांचे पिता दशरथ महाराज कामपीडित झालेले कैकेचे प्रिय करण्याकरता समोर राम गेले तेव्हा कैके माझ्या पतीना भरभर शब्द बोलले तुझ्या पित्याने तुला आज्ञा दिली आहे रामा मी सांगते भरताला हे राज कंटक करून द्यावे आणि तू चौदा वर्षे जाऊन राहावीस असे करून तू पित्याला खोटेपणातून वाचव बरे असे रामाने निर्भयपणे कैकेला सांगितले तिचे बोलणे ऐकून दृढव्रती रामाने तसे केले द्यावे घेऊ नये सत्य बोलावे खोटे बोलू नये असे उत्तम व्रत ब्राह्मणा रामाने घेतलेले त्यांचा सावत्रभू लक्ष्मण नावाचा पराक्रमी हा रामांचा भाऊ पुरुष व्याघ्र त्यांचा सोपती आणि सम्राट शत्रुचा निपात करणार आहे त्याचे नाव लक्ष्मण तो ब्रह्मचारी आणि निष्ठावान व्रती आहे नगर सोडून बाहेर पडताना त्यांनी मला बरोबर घेतले हा धनुष्य घेऊन जटा धारण करून तापस्वेषाने माझ्यासह आणि धाकट्या भावांसह ते दंडकारण नशिरले असे ते नित्य धर्मानुसार वागणारे व्रताचे दृढ आहेत अशी आम्ही ती हे कैकेईमुळे राज्यापासून दूर केली गेलं आणि हे द्विज्रेष्ठा या दाट अरण्यात आहोत जर तुम्हाला शक्य असेल तर थोडा वेळ स्वस्तपणे बसा व्यक्त पुष्कळ घेऊन माझे पती येतील येताना ते रुरु सुसरी डुकर असे पुष्कळ मारून त्यांचे मांस घेऊन येतील आता तुम्ही तुमचे नाव गोत्र कुल थोडक्यात सांगा तुम्ही एकटेच दंडकारण्यात कशासाठी फिरत आहात रामपत्नी सीता से बोलत असताना महाबलिष्ठ राघ राक्षसाधीप रावण तीव्र स्वरात तिला उतरला ज्याने देव असुर मानव असलेले लोक भयभीत करून सोडलेत तो मी सीते राक्षसांचा राजा रावण आहे तुला सुवर्णवर्णाची रेशमी वस्त्र नेसलेले पाहून ह्या अनिंदिते माझ्या स्त्रियांविषयी मला आता आवडत राहिलेली नाही मी इकडून तिकडून पुष्कळ उत्तम उत्तम स्त्रिया हरण करून आणल्या पण त्या सर्वात तू मुख्य पट्टराणी हो तुझे कल्याण असो समुद्राच्या सागराने ती वेढलेली आणि पर्वताच्या माथ्यावर आनंदाने फिरशील सुंदरी या असल्या वनवासाची इच्छा सुद्धा तुला राहणार नाही जर तू माझी भाऱ्या होशील तर सर्व दागदागिन्यानी मडलेल्या पाच दासी तुझ्या सेवेला राहतील रावणात हे शब्द ऐकताच जनक कन्या संतप्त झाली ती अव्यंग सुंदरी त्या राक्षसचा अनादर करीत त्याला म्हणाली महापर्वताप्रमाणे ज्याला हलवणे शक्य महेंद्राप्रमाणे असलेला महासागराप्रमाणे अक्षभ्य असा माझा पती राम त्याच्याशी मी व्रताने बांधलेली आहे विशाल छातीचा सिंहाच्या चालीने चालणारा आणि सिंहासारखा असणारा नरसिंह राम त्याच्याशी मी व्रतबद्ध आहे पूर्ण चंद्रासारख्या वदनाचा राजकुमार जितेंद्रिय अतिशय कीर्तिमान महाबहू रामाची मी एकनिष्ठ पत्नी आहे तू कोण कोल्हा माझी दुर्लभ श्रीची इच्छा करतोस अरे सूर्याच्या प्रभेला स्पर्श करणे तसे शक्य नाही तसा मला तू स्पर्श करू शकणार नाहीस रामाच्या प्रिय भार्याची राक्षसा तू इच्छा करतोस म्हणजे अभाग्या पुष्कळ कांचनाचे वृक्ष पाहतायस हरिणांचा शत्रू प्रतापी सिंह अशा भूकेला सिंहाच्या तोंडला किंवा विषारी सर्पाच्या तोंडला घेऊ इच्छितोस पर्वतश्रेष्ठ मंदिराला हाताने हणू इच्छितोस काळकूट विष पिऊन सुखरूप जाऊ इच्छितोस राघवाची प्रिय भार्या मिळवण्याची इच्छा धरणे म्हणजे सुईने डोळ्यात टोचणे किंवा जिभेने वस्त्रा गळ्यात शिळा बांधून समुद्र तरण्याची इच्छा करणे पेटलेली आग वस्त्राने विझवणे रामाच्या सद्वर्तनी भारेला तू हरण करू इच्छितोस रामाला साजेशाय असणारा त्याच्या भारेला तू मिळू पाहतोस म्हणजे पोलादे टोके असलेल्या सोयांवर तू चालू इच्छितोस सिंह आणि कोल्हा यांच्यामध्ये जे अंतर समुद्र आणि नाला यांच्यामध्ये जे अंतर उत्कृष्ट चुरा आणि आंबिल यांच्यात जे अंतर तेच अंतर दाश राम आणि तू यांच्यामध्ये जे अंतर सोने आणि शिसे किंवा लोखंडे यांच्यामध्ये जे अंतर चंदनाचे पाणी आणि चिखल यांच्यामध्ये जे अंतर कावळा आणि गरुड यांच्यात जे अंतर पाणकावळा आणि मोर यांच्यात जे अंतर वनात हंस किंवा गिधाळ यांच्यात ते तू दाशर्थी राय तू आणि दाशर्थी यांच्यामध्ये इंद्रासारखा प्रभाव असणारा हाती धनुष्यबाण घेतलेला राम जिवंत असताना तू जरी माझे हरण केलेस तरी माशीने गिळलेले यज्ञीय लोणी जसे तिच्या पचनी नाही तशी मी तुझ्या पचनी पडणार नाही त्या अत्यंत दुष्ट राक्षसाला दूषित भाव नसलेली सीता असे बोलली आणि बारीक केळ जशी वाऱ्याने डळमळ लागते तशी ती शरीर थरथर कापू लागून व्यथित झाली सीता थरथर कापत आहे असे पाहून मृत्यूसारखी शक्ती असलेला रावण तिचा भय उत्पन्न करावे म्हणून आपले कुल बळ नाव पराक्रम तिला सांगू लागला अरण्यकांडाचा सत्तेचाळीसावा सर्ग समाप्त